स्कंध सातवा अध्याय सत्ताविसावा हरिश्चंद्राला स्वर्गप्राप्ती अखेर शेवटी राजाने एक विस्तृत चिता तयार केली त्या चितेवर जड अंतकरणाने आपल्या पुत्राला ठेवली आपल्या भार्येसह आपले हात जोडून तो त्या आदिशक्ती परमेश्वरीचे त्या शताक्ष मनास करू लागला जी भगवती या जगाचे नियमन करते जी पाचही कोशांच्या आत करते आणि आनंदमय कोशाचे पुच्छ जे ब्रह्मा तत्स्वरुपिणी रक्त परिधान करणारी कारुण्याचा जणू सिंधूच आणि नाना प्रकारची आयोध्ये धारण करून जगाचे तत्परतेने पालन करते ती भगवती अंबादेवी तिचे राजाने मनपूर्वक स्मरण केले अशा प्रकारे अग्निप्रवेशात सिद्ध होऊन त्या परममंगल जगदंबेचे राजा स्मरण करू लागताच इंद्रादि देव सत्वर धर्माला पुढे घेऊन तेथे आले तेथे येऊन ते क्रमाक्रमाने राजाला म्हणू लागले प्रथम ब्रह्मदेव राजा पुढे येऊन म्हणाला हे महाप्रभावशाली राजा ऐकता मी साक्षात पितामहून तो स्वतः दोघेही येथे मुद्दामालो आहोत आमच्या बरोबर विश्वदेव आणि मरुदगणांसह सिद्ध तसेच लोकपाल चारणासह येथे प्राप्त झाले आहेत नाग सिद्ध गंधर्व यांच्यासह वर्तमान हा एकादश रुद्र येथे येऊन पोहोचला आहे तसेच हे अश्विनी कुमार हा इंद्र असे हे सर्व देवेशनाशी मैत्री करण्याची नित्य इच्छा करीत असतो तो हा महातपस्वी श्वामित्र देखील येथे उपस्थित झाला आहे सांप्रत हा विश्वामित्र मुुष्ट होऊन तुला इच्छित असा योग्य वर देण्याची इच्छा धरून येथे आलेला आहे भगवान धर्म म्हणाला राजा आता हे साहस तू करू नकोस तुझ्या अंगी असलेली शीतोष्णादी सर्व दुःख सहन करण्याची शक्ती म्हणजे तिथीक्षा आणि दम म्हणजे इंद्र इंद्रिय निग्रह आणि सत्व या सर्व गुणांनी तू युक्त असल्याने मी अत्यंत तृप्त तु होऊन तुझकडे आलो आहे यानंतर देवराज इंद्र पुढे आला आणि म्हणाला हे महाभाग्यवान हरिश्चंद्रा हे राजेश्वरा मी साक्षात इंद्र तुला भेटण्यासाठी त्वरेने येथ आलो आहे खरोखरच तू तु तुझी प्रिय भार्या आणि लाडका पुत्र यांनी या सर्व अविनाशी लोकांची मने तुझ्या संजीवक कृतीमुळे जिंकली आहे म्हणूनच हे राजा आज तू तु तुझ्या भार्येसह आणि पुत्रासह निशंक मनाने स्वर्गलोकी गमन कर कारण पुरुषांना दुर्लभ अशा वस्तू तू तु तुझ्या सत्कर्मा जिंकून घेतल्या आहेत तू आता स्वर्ग ही पराक्रमाने जिंकला आहेस असे बोलून इंद्राने पुत्रावर आकाशातून नाश होऊन त्या महात्म्या राजाचा पुत्र सजीव झाला आणि सजी चितेतून खडबडून उठला राजावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली स्वर्गात दुंदुबी वाजू लागल्या राजाच्या स्वागतासाठी सर्व सज्ज झाले राजपुत्राचे शरीर सचेतन होऊन सुंदर आणि सुकुमार झाले तो पुत्र अत्यंत शांत आणि आनंदी दिसत होता त्याच्या मुखचरेवरील राजा आवेगाने पुढे झाला त्याने आपल्या पुत्राला प्रेमाने दृढिंगन दिले राजाचा आणि राणीचा देहही पूर्ववत कांतीने झळकू लागला दोघेही सतेज दिसू लागले राजा पहिल्याप्रमाणे दिव्य पुष्पे आणि वस्त्रे यांनी विभूषित झाला शोकाचे मूळ कारणच नष्ट झाले त्यामुळे राजाचे चित्त स्वस्थ प्रसन्न झाले त्या दानशूर मनाच्या राजाची आनंदमय अवस्था पाहून इंद्रसत्वर राजाला म्हणाला हे राजेंद्रा तू आपल्या सत्कृत्याने स्वर्गावरही विजय मिळवला आहेस म्हणून तू आता आपली भार्या आणि पुत्र यांना घेऊन स्वर्गाप्रत चल त्यावर हरिश्चंद्र राजा नम्रतापूर्वक म्हणाला देवेंद्रा चांडाळ हा माझा धनी आहे मी त्याचे द्रव्य घेतले आहे त्यामुळे त्याचा मी आहे त्याची त्या स्वर मंदिरात येणे अशक्य आहे ऋणमुक्त झाल्याशिवाय मी स्वर्गारोहण करणार नाही राजाचे धर्मतत्पर भाषण ऐकून समस्त देव प्रसन्न झाले आणि अत्यंत समाधानी झाले तृप्त होऊन धर्म राजाला म्हणाला हे राजा मी आता खरेच सांगतो तुला पाहण्यासाठी माझ्या मायेने मी चांडाळ झालो होतो आणि मायेने उत्पन्न केलेला तो चांडाळवाडा तुला दाखविला आणि तेथे वास्तव्य करावयास लावले इंद्रसत्वर म्हणाला हे राजेश्वरा आता विलंब लावू नकोस इह लोकी पुण्याचरणाने परमपवित्र होऊन सर्व लोक ज्या ज्येष्ठ स्थानाची इच्छा करतात ते स्थान प्राप्त भावे म्हणून प्रार्थना करतात त्या सर्व सुखमय अशा स्थानावर हे हरिश्चंद्रा आता तू आरुढ हो इंद्राच्या भाषणाने समाधान पाहून राजा म्हणाला हे देवादी देवा मी आपणाला नम्रतापूर्वक नमस्कार करीत आहे आपण माझी एक प्रार्थना आग्रहपूर्वक श्रवण करावी माझ्या वियोगामुळे आणि मला प्राप्त झालेल्या अपार दुःखामुळे सर्व अयोध्या वासियांचे मन अत्यंत उद्विग्न झालेले आहे माझा दुःखामुळे अत्यंत दुःखी होऊन तेथे ते नायला वास्तव्य करीत आहेत त्यांना मी कसे अंतर देऊ माझ्या सुखासाठी स्वर्ग लोक कसा बरे येऊ हे देवा माझ्या परम भक्ती आहे त्या माझ्या एकनिष्ठ भक्तांचा त्याग केल्याने मला फार मोठे पाप लागेल कारण हे धर्मज्ञा भक्ताचा त्याग केल्याने ब्रम्ह महादोष लागतो सुरापान गोव, स्त्रीवध ही दुष्कृत्ये जशी महापातकांचे कारण आहेत तसे भक्तांचा त्याग करून मी सुखी कसा होणार तेव्हा हे सुरेश्वरा माझ्या बरोबर आपण त्यांनाही जर सुरलोकी नेण्यास तयार असाल तरच मी आपल्या बरोबर त्यांच्यासह स्वर्गारोहण करीन आणि त्यांना पूर्व नरक प्राप्त होणार असेल तर हे देवा मी आनंदाने त्यांच्यासह नरक भोगण्यास तयार आहे राजाचे निग्रहाचे शब्द ऐकून इंद्रात त्यामुळे त्यांनी एकच गती कशी प्राप्त होणार तू त्यांच्या पापपुण्याचा वेगवेगळा विचार कर प्रत्येकाचे कर्म वेगळे असते त्यामुळे त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणेच गती प्राप्त होते तेव्हा भिन्न प्रकृतीच्या जनांनी स्वर्गाचा सर्रास उपभोग घ्यावा असे तुझे म्हणणे तुला तरी योग्य आहे वाटते का सर्वांना तू सारखा स्वर्गवास मिळावा म्हणून इच्छातरी कशी करतोस हरिश्चंद्राने इंद्राचे भाषण शांत चित्ताने श्रवण केले आणि पूर्ण विचार करून तो निष्ठेने म्हणाला हे इंद्रा राजा जो राजेश्वर भोगतो तो केवळ प्रजेच्या प्रभावानेच राजाचा सुखोपोग हा प्रजेवरचा अवलंबून असतो हे निर्विवाद आहे केवळ प्रजेच्या प्रभावामुळे राजाला मोठ इत्यादी पुण्यकर्म तो प्रजेच्या प्रभावाने पूर्ण करीत असतो हे इंद्रा मी सुद्धा आजवर केलेले पुण्यकर्म हे प्रजाजनांच्या प्रभावामुळेच केलेले आहे असे तू निश्चित समज म्हणून राजाला द्रव्य पुरवणाऱ्या त्या प्रजाजनांना केवळ स्वर्ग लालसेच्या स्वार्थाने मी अंतर देणार नाही हे देवादे देवा जे काही इष्ट दत्त जप यामुळे मला मिळालेले सुकृत असेल ते आम्हा सर्वांना समान गति देव हे देवा मला जर माझ्या कर्मामुळे दीर्घकाळ स्वर्ग मिळणार असेल तर तो त्या सर्वांसह समान वाटणी करून मिळव जर मला एकच दिवस मिळणे शक्य असेल तर एकच दिवस आम्हाला सर्वांना स्वर्गोप मिळू देत अखेर इंद्र राजाचा बोलण्यावर काही बोलू शकला नाही तो एवढेच म्हणाला तर मग ठीक आहे तसेच होईल असे सांगून तो देवेंद्र प्रसन्न झालेला भगवान धर्म आणि गाधीसूत विश्वामित्र असे सर्वजण सत्वर चारी आणि सर्व जातीच्या जनांनी व्याप्त असलेल्या अयोध्या नगरीत आले तेथे सर्वजण एकत्र आल्यावर तेथील जनतेला देवेंद्र म्हणाला हे अयोध्या नगरवासी लोक हो आता तुम्ही सर्वजण अत्यंत दुर्लभ अशा स्वर्ग लोकी निघण्यास तयार व्हा कारण धर्मात्मा राजाच्या सुकृताने आणि त्याच्या कृपेने भगवान धर्माच्या महाप्रसादाने तुम्हा सर्वांना स्वर्गप्राप्ती होत आहे तेव्हा तुम्ही सत्वर चला धर्माचे निधन असलेला तो सत्वशील हरिश्चंद्र म्हणाला हे प्रिय नागरिकानो आता तुम्ही सर्वजण राजाचे आणि देवेंद्राचे भाषण श्रवण करून प्रजाजन संतुष्ट झाले प्रजाजनांपैकी जे संसाराला कंटाळून गेले होते त्यांनी सर्व संसाराचा कारभार आपल्या पुत्रांवर सोपवला आणि अशा रीतीने मुक्त होऊन ते राजाबरोबर स्वर्गलो जनाची शरीर आणि ते स्वर्गारोहण करण्यापूर्वी सर्वांनी अत्यंत आनंदभरित होऊन राजा हरिश्चंद्राचा महाबुद्धिमान पुत्र रोहित याचा सालंकृत राज्याभिषेक केला त्यामुळे त्या सुंदर अयोध्या नगरीत राहिलेले उरलेले प्रजाजन अत्यंत समाधानी आणि सुखी होऊन आनंदाने राहू लागले आपला पुत्र मित्र, प्रियजन योग्यते प्रमाणे राजाने सत्कार केला आणि सर्वांना आनंदी केली अशा प्रकारे देवा देवानाही न मिळणारी अशी अमाप कीर्ती के संपादन केली आणि तोच धर्मात्मा राजा हरिश्चंद्र आपल्या प्रजेसह बारीक घंटांनी सुशोभित अशा दिव्य आणि इच्छेप्रमाणे गमन करणाऱ्या अद्भुत विमानात बसला आणि अत्यंत परमदुर्लभ आनंदाने व्याप्त होऊन त्याने आपल्या प्रिय पत्नी स्वर्गलोकी प्रयाण केले हा सर्व प्रकार पाहून महाभाग्यवान आणि सर्व शास्त्रांच्या अर्थाचे रहस्य जाणणाऱ्या त्या दैत्यगुरूने एक श्लोकरूपी मंत्र म्हटला तो पुढील प्रमाणे शुक्र उवाच महात्म्यमहो दान फलम महत्दा हरिश्चंद्रो महेंद्र सलोकताम अहो खरोखरच त्या सहनशक्तीचे केवढे मोठे महात्म्य आहे हरिश्चंद्र ही त्यामुळेच इंद्रलोकी गेला तसेच त्याच्या स्वर्ग गमनावरून दानाचे फलही फार महान आहे हेच सिद्ध होते सूत म्हणाले मुनिश्रेष्ठानो आता मी तुम्हाला दानाचे सर्वोत्कृष्ट फल कोणते ते, ते सांगितले आहे त्या दानशुर हरिश्चंद्राचे संपूर्ण चरित्र मी तुम्हाला निवेदन केले आहे हे हरिश्चंद्राचे चरित्राणीवणाने स्वर्गाला जातो त्याला पुत्रप्राप्तीची इच्छा असते त्याला ही या श्रवण पुत्रप्राप्ती होते ज्याला भार्याची इच्छा आहे त्याला भार्या मिळते जो राज्याची इच्छा धरतो दला राज्य प्राप्ति होते अध्याय सत्ताविवा समाप्त